अध्याय ते वा ब्रम्हदेवांचा मोह आणि त्याचा निराश श्री शुक म्हणतात परीक्षिता तू फार भाग्यवान आहेस भगवंतांच्या भक्तांमध्ये तुझे स्थान श्रेष्ठ आहे म्हणून तर तू इतका सुंदर प्रश्न विचारलास तुला वारंवार भगवंतांच्या कथा ऐकावयास मिळतातच तरीसुद्धा तू त्यांच्यासंबंधी प्रश्न विचारून त्या आणखी नाविन्य आणतोस जीवनाचे सार जाणणाऱ्या संतांची वाणी खान आणि हृदय भगवंतांच्या लिलेचे गान श्रवण आणि चिंतन करीत असते त्यांचा हा स्वभावच असतो की त्यांना प्रतिक क्षणी भगवंतांच्या अपूर्व लिला नव्याप्रमाणे वाटतात ज्याप्रमाणे स्त्री लंपट पुरुषांना स्त्रियांसंबंधीच्या गोष्टीच आवडतात राजा तू एकाग्र चित्ताने श्रवण कर भगवंतांची ही लिला रहस्यमय असून सुद्धा मी तुला ती ऐकवतो कारण गु, गुरुजन प्रिय शिष्याला गुप्त गोष्टीसुद्धा सांगत असतात भगवान श्रीकृष्णांनी वासरांना आणि मुलांना रूप अघासुराच्या जबड्यातून वाचवले, आणि त्यांना यमुना नदीच्या किनारी आणून तिणाल मित्रांनो यमुनच हि वाळवंट अत्यंत रमणीय आह पहा ना इथली वाळू मऊ आणि स्वच्छ आह आम्हाला खेळण्यासाठी उपयुक्त सामग्री इथं विद्यमान आह पहा एकीकड़ रंगबिरंगी कमळं उमलिआहेत आणि त्यांच्या सुगंधाने आकर्षित झालिभ्रमरगुंजारव करीतआहेत तर दुसरीकडे पक्षी मधुर किरबिलाट करीत आहेत त्यांच्या प्रतिध्वनीने सुशोभित झालेले वृक्ष या स्थानाची शोभा वाढवित आहेत आता आपण इथे भोजन करूया कारण दिवस बराच वर आला आहे आणि आपण भुकेने व्याकुळ झालेलो आहोत वासरे पाणी पिऊन जवळपास सावकाश चारा खात राहतील ठीक आहे असे म्हणून मुलांनी वासरांना थांबवून पाणी पाजून हिरव्या गवतावर सोडून दिले आणि आपापल्या शिदोऱ्या उघडून भगवंतांच्याबरोबर मोठ्या आनंदाने तिजिवू लागले डोळ्यांच्या मुलांनी श्रीकृष्णाच्या चा चारी बाजूनी पुष्कळशा गोलाकार पंक्ती बनवल्या आणि त्रिकृष्णाकड़ तोंड करून बसले यावेळी सर्वांच्या डोळ्यातून आनंद ओसंडत होता कमळाच्या गड्ड्याच्या चारी बाजूनी त्याच्या पाकळ्या शोभून दिसाव्या तसेच तिसारे कृष्णाभोवती शोभून दिसत होते कोणी फुलं कोणी जून पाने कोणी कोवळी पाने अंकूर फळे शिंकी साली दगण, यांची पात्र तयार करून ते भोजन करू लागले भगवान श्रीकृष्ण आणि बालगोपाल असे जवळ सर्वजण एकमेकांना आपापल्या पदार्थांची वेगवेगळी चव दाखवत एकमेकांना हसत हसवत भोजन करू लागले त्यावेळी श्रीकृष्णांनी मुरली कमरेच्या शेल्यात खोचली होती शिंग वेताची काठी डाव्या बगलेत धरली होती सुंदर हातात दहीमताचा घास होता बोटांमधताना खाण्याची फळं धरली होती आणि तिसर्वांच्या मधिसून आपल्या विनोदपूर्ण बोलण्याने आपल्या समंगण्याना हसवीत होत जे सर्व यज्ञांच भोगत तज मुलांसमवेत बाल लिला करीत भोजन करीत होत आणि स्वर्गातील दक्ष त्यांचीही लिला पाहत होत हे भारता अशा प्रकारे बाल बालगोपाल भगवंतांशी तन्मय होऊन जेवत असता त्यांची वासरे हिरव्यागार गवताच्या लोभाने जंगलात लांब निघून गेली गोपालांचे जेव्हा तिकडे लक्ष गेले तेव्हा ते दे घाबरले त्यावेळी विश्वातील भयाला भिवणारे श्रीकृष्ण म्हणाले मित्रांनो तुम्ही जेवण थांबवू नका मी वासरांना इथं घेऊन येतो भगवान श्रीकृष्ण एवढं बोलून हातात घास घेऊनच पहाण, दर्या कुंज गुहा इत्यादी सर्व ठिकाणी आपल्या वासरांना शोधत निघाल परीक्षिता ब्रम्हदेव आधी येऊन आकाशात राहिल होते प्रभूंच्या प्रभावाने अघासुराचा झालेला मोक्ष पाहून त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले लिलेने मनुष्य बालक झालेल्या भगवंतांचा आणखी एखादा मनोहर महिमा पहावा असा विचार करून त्यांनी अगोदर वासराना आणि श्रीकृष्ण निघून गेल्यावर गोपालांना दुसरीकडे नेऊन ठेवलं आणि स्वतः अंथरदान पावले वासरे न सापडल्याने ते यमुनेच्या वाळवंटात परत आले येऊन पाहिलं तो गोपालसुद्धा नाहीत तेव्हा त्यांनी वनात चारही बाजूला जाऊन त्यांना शोधलं सर्वज्ञ श्रीकृष्णांना जेव्हा त्या वनात वना गोपाल आणि वासरं कुठंच दिसली नाहीत तेव्हा त्यांनी लगेच ताडलं की ही ब्रह्मदेवाची करणी आहे जेव्हा श्रीकृष्णांनी वासरे आणि गोपालांच्या मातांना तसेच ब्रम्हदेवाला सुद्धा आनंदित करण्यासाठी स्वतः वासरं आणि गोपाल अशी दोन्हीही रूपं घेतली यात त्यांना अशक्य ते काय होतं कारण तेच संपूर्ण विश्वाचे करते ईश्वर आहेत ना ती बालके आणि वासरे संख्येने जितकी होती जेवढी लहान त्यांची शरीरं होती त्यांचे हातपाय जतजसे होते त्यांच्याजवळ जितक्या आणि जश्या छड्या शिंग वासऱ्या पानं आणि शिंकी होती जसे आणि जितके वस्त्रालंकार होते त्यांचे स्वभाव गुण नाव रूप आणि वय जतजसं होतं प्रकारे ते खाने खाणेपिणे व्यवहार करीत अगदी नेमके तसेच आणि तितक्याच रुपांमध्ये सर्वस्वरूप अजन्मा भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले त्यावेळी हे संपूर्ण जग विष्णुरूप आहे ही वेदवाणी सार्थ झाली सर्वात्मा भगवान स्वतःच वासरं आणि गोपाल झाले आत्मस्वरूप वासरांना आत्मस्वरूप गोपाळांनी वेढून आपल्याबरोबर आपणच अनेक प्रकारचे खेळ खेळत त्यांनी व्रजांमध्ये प्रवेश केला राजा ज्या गोपाळांची जीव वासरं होती त्यांना त्याच गोपाळांच्या रुपानं स्वतंत्रपणे घेऊन जाऊन त्यांच्या त्यांच्या गोठ्यात बांधले आणि ते त्या त्या, त्या बालकांच्या रुपाने त्यांच्या त्यांच्या घरात गेले बासरीचे ताण ऐकताच मुलांच्या माता लगेच धावून आल्या गोपाळ बनलेल्या परब्रम्ह श्रीकृष्णांना त्यांनी आपली मुलं समजून हाताने उचलून घेऊन हृदयाशी घट्ट धरलं आणि प्रेमामुळे सणातून पाझरणारे अमृतासारखे दूध त्या त्यांना वाचू लागल्या परीक्षिता अशा प्रकारे दररोज संध्याकाळच्या वेळी श्रीकृष्ण त्या गोपाळांच्या रुपात वनातून परत येत आणि आपल्या बालसुलभ लिलांनी मातांना आनंदित करीत त्या माता त्यानं उठणे लावीत न्हावू घालीत चंदनाचा लेप लावीत आणि चांगल्या वस्त्रांनी तसेच अलंकारांनी सजवीत नजर लागू नये म्हणून काजळाची तीट लावीत आणि जेऊ घालीत अशा रीतीने त्यांचे लालनपालन करीत गाईसुद्धा धावत धावत गोठ्यात येत आणि त्यांचे हंबरणे ऐकून त्यांची वासरंही धावत त्यांच्याकडे जात तेव्हा त्या वारंवार त्यांना जिभेने चाटून प्रेमामुळे सडातून पाझरणारे दूध त्यांना पाजीत या गाई आणि गवळणींचा आईपणा त्यांच्या ठिकाणी प्रमाणेच होता मात्र त्यांचे प्रेम पहिल्या पुत्रांपेक्षा या नव्या पुत्रावर जास्त होते तसेच भगवान सुद्धा त्यांच्या पहिल्या पुत्रांप्रमाणेच त्यांच्याशी वागत परंतु भगवंतांचे ठिकाणी मात्र त्या मुलांसारखा मोहाचा भाव नव्हता आपापल्या मुलांबद्दलचे व्रजवासियांचे प्रेम वर्षभरात दिवसेंदिवस हळूहळू वाढतच गेले एवढिच नव्हे तर श्रीकृष्णांबद्दल त्यांना जसे असीम प्रेम वाटत होत्यांना आपल्या या बालकांबद्दलही पूर्वीपक्ष जास्त प्रेम वाटू लागल अशाप्रकार सर्वात्मा श्रीकृष्ण स्वत गोपाळ असून शिवाय वासरे आणि इतर गोपाळ बनून स्वतःच स्वतःच पालन करीत एक वर्षपर्यंत वनात आणि गऊळूवाड्यात क्रीडा करीत राहल जेव्हा एक वर्ष पूर्ण होण्यास पाच सहा दिवस शिल्लक होते तेव्हा एके दिवशी कृष्ण बलरामांच्या सह हो, वासरे चारीत वनात गेले त्यावेळी गोवर्धन पर्वताच्या माथ्यावर गायी चरत होत्या तिथून त्यांनी व्रजाजवळच खूम लांब गवत खात असलेल्या आपल्या वासरांना पाहिले वासरांना पाहताच गायीचं वात्सल्य उफाळून आलं त्यांचे भान हरपले आणि गुराख्यांच्या अडवण्याची परवा न करता ज्या वाटेने जाणे कठिन होते त्या वाटेनेही हमरद जणू दोनच पाय असल्यासारख्या त्या अतिशय वेगाने पळसुटल्या त्यावेळी त्यांच्या सडातून दुधाच्या धारा वाहत होत्या माना वशिंडाकडे वळवून शेपट्या आणि तोंड वर करून त्या धावू लागल्या ज्या गायीना आणखी वासरं झाली होती त्यासुद्धा गोवर्धनाच्या पायथ्याशी आपल्या अगोदरच्या वासरांकडे धावत आल्या आणि त्यांना ममतेने आपोआप वाहणारे दूध बाजू लागल्या त्यावेळी त्या आपल्या त्या वासरांचे एक एक अंग असे कौतुकाने चाटित होत्या की जणू आत्ता त्यांना गिळून टाकतात काय गोपांनी त्यांना अडवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण ते का का। सर्व प्रयत्न व्यर्थ गेले आपल्या अयशस्वी होण्याची त्यांना थोडीशी लाज वाटली आणि गाईंचा अतिशय रागही आला जेव्हा त्या अतिशय कष्टाने त्या दुर्गम वाटेने त्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी वासरांसमवेत मुलांनाही पाहिलं आपल्या मुलांना पाहताच त्यांचे हृदय प्रेमरसाने उचंभळून आले प्रेमाचा पूर येताच क्रोध न जाणून कुठच्या कुठं पळून गेला त्यांनी आपापल्या मुलांना उचलून घेऊन हृदयाशी कवटाळलं त्यांच्या मस्तकाचं अवघ्रण करून ते अत्यंत आनंदित झाले आपल्या मुलांना आलिंगन दिल्याने वृद्ध गोपांना अतिशय आनंद झाला नंतर मोठ्या कष्टानी त्यांना सोडून तिथून ते हळूहळू निघून गेले गेल्यानंतर सुद्धा त्यांची आठवण होऊन त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत राहिले ज्यांनी गायीचं दूध पिणं सोडून दिलं त्या बालकांवर सुद्धा गायी आणि गवळणींचे क्षणोक्षणी वाढणारे प्रेम आणि उत्कंठा पाहून भलराम विचारात पडले कारण त्यांना त्याचं कारण माहीत नव्हतं हे काय आश्चर्य आहे व्रजवासींचे आणि माझे सर्वात्मा श्रीकृष्णांवर जसे विलक्षण प्रेम आहे तसेच ही बालके आणि वासरे यांच्यावरही वाढत चालली आहे ही कोणती माया ही आहे कुठून आली ही एखाद्या देवतेची मनुष्याची की असुराची आहे नाही नाही हे शक्य नाही ही तर माझ्या प्रभूचीच माया आहे पण मला मोहित करू शकेल असे अन्य कोणाच्याही मायेमध्ये सामर्थ्य नाही असा विचार करून बलरामाने ज्ञानदृष्टीने पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ही सर्व वासरं आणि गोपाळ म्हणजे श्रीकृष्णच आहेत तेव्हा ते, ते श्रीकृष्णांना म्हणाले भगवन हे गोपाळ देव नाहीत आणि वासरे ऋषी नाहीत या वेगवेगळ्या रूपांचा आश्रय घेऊन सुद्धा आपण एकटेच या रुपांमध्ये दिसत आहात आपण एकटेच अशा प्रकारे वेगवेगळेपणाने का दिसत आहात ते थोडक्यात स्पष्ट करून सांगा तेव्हा भगवंतांनी ब्रम्हदेवाची किमया सांगितली आणि बलरामांनी ती जाणली तोपर्यंत ब्रम्हदेव ब्रम्हलोकातून व्रजामध्ये परत आले त्यांच्या कालमानाने आतापर्यंत फक्त एक त्रुटी म्हणजे तीक्ष्ण सुईने कमळाच्या पानाचा छेद देण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ इतका काळच झालेला होता त्यांनी पाहिले की भगवान श्री श्रीकृष्ण गोपाळ आणि वासरांच्या बरोबर एक वर्षापूर्वीप्रमाणेच क्रीडा करीत आहेत ते विचार करू लागले गोकुळात जितके गोपाळ आणि वासरं होती ते तर माझ्या मायारूपी शय्येवर झोपलेले असून अजून उठलेलेही नाहीत तर माहेने माझ्या माहेनिमोहितल गोपाळ आणि वासरांच्या व्यतिरिक्त ह तितकिच दुसरे गोपाळ आणि वासर जे एक वर्षापासून भगवंतांच्या बरोबर खिळत ते तुठून आल ब्रम्हदेवांनी पुष्कळ वळपर्यंत विचार करुनही या दोहोंपैकी कोणति खरे आणि कोणति कृत्रिम हि मुळीच जाणू शकल स्वत मोहापासून दूर राहून विश्वाला मोहित करणाऱ्या श्रीकृष्णांना ब्रम्हद आपल्या मायनिमोहित करायला निघाल होत परंतु ते स्वतःच आपल्याच मायेनिहित झाल ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात धुक्याच्या अंधाराचा आणि दिवसाच्या प्रकाशात काजव्याच्या प्रकाशाचा मागमूसही लागत नाही त्याचप्रमाणे जेव्हा शूद्र पुरुष महापुरुषांवर आपल्या मायेचा प्रयोग करतात तेव्हा ते त्यांच काहीही बिघडवू शकत नाहीत उलटत्या क्षुद्रांचाच प्रभाव ते नाहीसा करून टाकतात तेवढ्यात ब्रम्हदेवांना समोरच सर्व गोपाळ आणि वासरं श्रीकृष्णांच्या रुपात दिसू लागल ते सर्वजण शामवर्ण, श्यामवर्ण धरी, शंख चक्र गदा आणि पद्मयानी युक्त असे चार हात असलेले मस्तकावर मुगुट कानामध्ये कुंडलं कंठामध्ये मोत्यांचे हार आणि वनवाला धारण केलेले दिसत होते त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्सिन्हे बाहूंमध्ये बाजूबंद मनगटांमध्ये शंखागार रत्नजडीत कडी पायांमध्ये नोपुरे आणि कडी कमरेला करदोटे आणि बोटांमध्ये अंगठ्या झगमगत होत्या त्यांनी पायापासून मस्तकापर्यंत सर्वांगावर अत्यंत पुण्यवान भक्तांनी वाहिलेल्या कोमल आणि ताज्या तुळशीच्या माळा धारण केलेल्या होत्या त्यांचे हास्य चांदण्याप्रमाणे उज्ज्वल होते आणि लालसन नेत्रांच्या कटाक्षांनी ते पाहत होते असे वाटत होते की जणुकई या दोहोंच्या द्वारा सत्वगुण आणि रजोगुणाचा स्वीकार करून भक्तजनांच्या मनात इच्छा निर्माण करून त्या पूर्ण करीत आहेत स्वतपासून ति गवताच्या काढीपर्यंत सर्व चराचर जीव मूर्तिमंत होऊन नाचत गात अनेक प्रकारच्या पूजासामग्रीन भगवंतांच्या त्या वेगवया सर्वरुपांची उपासना करीत आह अणिमा महिमा इत्यादी सिद्धी माया विद्या इत्यादी विभूती आणि महतत्व इत्यादी चोवीस तत्व यांनी त्यांना चारही बाजूनीमआहे काल स्वभाव संस्कार कामना कर्म विषय इत्यादी सर्व मूर्तिमंत होऊन भगवंतांच्या प्रत्येक रूपाची उपासना करीत आहेत भगवंतांच्या समोर ती सर्व तत्वे आपले अस्तित्व गमावून बसलेली होती ते सर्व सत्य ज्ञान अनंत आनंद स्वरूप आहेत एकरस आहेत तसेच तत्वज्ञानांची सुद्धा दृष्टी त्यांच्या अनंत महिम्याला स्पर्शही करु शकत नाही प्रकारे ब्रम्हदेवांनी एकाच वेळी पाहिले की ज्यांच्या प्रकाशाने हे सर्व चराचर्ज प्रकाशित होत आहे त्या परब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच ही रुपे आहेत हे अत्यंत आश्चर्यमय दृश्य पाहून ब्रह्मदेव चकित झाले त्यांची अकराही इंद्रिय भान विसरली भगवंतांच्या तेजापुढे ते मौन झाले जणुकई व्रजाच्या देवतेजवळ एखादी बाहुली उभी असावी ज्यांचे स्वरुप जाणणे तर्काच्या पलीकडचे आहे ज्यांचा महिमा असाधारण आहे जे स्वयंप्रकाश आनंद स्वरूप आणि मायेच्या पलीकडील आहेत वेदांतसुद्धा ज्यांचे साक्षात वर्णन करण्यास अस असमर्थ असल्यामुळे त्यांच्यापेक्षा वेगळ्याचा निषेध करून आनंद स्वरूप ब्रम्माचे तो काहीसे दिग्दर्शन करतो त्या भगवंतांचे दिव्य स्वरूप वाहून सरस्वतीपती ब्रह्मदेव हे काय आहे हे, हे न कळल्याने दिंगमूड झाले आणि त्यांच्या रुपांना पाहण्यासही असमर्थ ठरले हे जाणून श्रीकृष्णांनी लगेच आपल्या मायेचा पडदा हटवला यामुळे ब्रम्हदेवांना बाह्य ज्ञान झाले ते जणू मरुन पुन्हा जिवंत झाले त्यांनी कसेबसे डोळे उघडले तेव्हा कुठे त्यांना आपले शरीर आणि हे जग दिसू लागले नंतर जिव्हा तिचूकड़ पाहू लागल तेव्हा त्यांना आधी दिशा आणि नंतर समोर असलखि सर्वांना प्रिय आणि जीवाना जीवन दणाऱ्या वनराईन व्यापलिवृंदावन दिसू लागल तिथ श्रीकृष्णाचा वास असल्यामुळ क्रोध लोभ इत्यादी दोष तिथून पळून गिआह आणि तिथ स्वभावताच परस्परांविषयी हाडवैर असणारी माणस आणि पशुपक्षीसुद्धा मित्रांप्रमाण मिळून मिसळून राहत आह वृंदावन पाहताना ब्रह्मदेवांना दिसले की अद्वितीय परब्रह्म गोपवंशातील बालकाप्रमाणे अभिनय करीत आहे एक असूनही त्यांना मित्र आहेत अनंत असूनही ते इकडे तिकडे फिरत आहेत आणि त्यांचे ज्ञान अघात असूनही ते हातात घास घेऊन एकटेच पूर्वीप्रमाणे आपल्या मित्रांना आणि वासरांना शोधित आहेत भगवंतांना पाहताच ब्रम्हदेवांनी आपल्या वाहनावरून घाईघाईनं उतरून सोन्याप्रमाणे चमकणाऱ्या आपल्या शरीरान जमिनीवर दंडवत घातले त्यांनी आपल्या चारही मुगुटांच्या अग्रभागाने भगवंतांच्या चरणकमलांना स्पर्श करून नमस्कार केला आणि पवित्र आनंदाश्रुंनी त्यांना न्हावू घातल श्रीकृष्णांच्या नुकत्याच पाहिलेल्या महिम्याच वारंवार स्मरण करीत ते त्यांच्या चरणांवर लोटांगण घालीत आणि पुन्हा पुन्हा उठून पुन्हा पुन्हा लोटांगण घालीत अशा प्रकारे पुष्कळ वेळ पर्यंत ते भगवंतांच्या चरणांवरच पडून राहिले नंतर हळूहळू ते उठले आणि त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले भगवंतांना पाहून ते नतमस्तक झाले ते, ते थरथर कापू लागले नंतर दोन्ही हात जोडून अत्यंत नम्रतेने आणि एकाग्रतेने सद्गतीत वाणीने ते, ते भगवंतांची स्तुती करू लागले अध्याय तेरावा समाप्त